स्कंध सातवा अध्या एकविसावा राणी हरिश्चंद्राला जाणीव करून देते याप्रमाणे झाली असता थोड्याच वेळात राजा सावध झाला आणि आपल्या पुत्राचा आणि स्त्रीचा शोक निवारण करण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचवेळी अत्यंत अनिवार्य राग येऊन क्रुद्ध झालेला तो विप्ररूपी विश्वामित्र वेगाने तिथे आला त्यावेळी तो साक्षात नियमाप्रमाणे भासत होता त्याची क्रूर पाहून फारच भयानक दिसत होती त्याला पाहताच हरिश्चंद्राला पुन्हा मूर्छा आली आणि तो धाडकन धरणीवर कोसळला पण त्या मुनीने त्याची परवा न करता त्याच्यावर जलसिंचन करून राजाला सावध केले राजा उठल्यावर तो संतप्त संतप्तमुनी राजाला म्हणाला हे राजेश्वरा उठ होता जोपर्यंत तू माझा ऋणी आहेस तोवर तुला प्रतिदिनी जास्तच दुःख होत जाईल म्हणून तू सत्वर माझी योग्य ती दक्षिणा देऊन मुक्त हो ते बर्फाप्रमाणे अत्यंत थंड पाणी अंगावर पडताच राजा सावध झाला तो पुन्हा अत्यंत दुःखाने विश्वामित्रांगले सावध केले आणि तो म्हणाला हे hey, राजा तुला धैर्य असेल तर माझी दक्षिणा देऊन टाक अरे हा सूर्य सत्यानेच जगाला उष्णतापूर्वीत आहे केवळ सत्याच्याच आधारावर ही पृथ्वी स्थिर आहे कारण सत्यातच धर्म असल्यामुळे सत्यामुळेच स्वर्गही स्थिर राहिला आहे हजारो अश्वमेधांची सत्याची तुलना केली असता सत्यहून अतिश्रेष्ठ असते पण असा हा सत्य तुझ्यासारख्याला व्यर्थ सांगून मला काय मिळणार आहे असो हे राजा सूर्य जाण्यापूर्वी जर तू माझी दक्षिणा देऊ शकला नाहीस तर मी मात्र तुला निश्चित शाप देईन असे सांगून वरेने तो महामनी निघून गेला एखाद्या दुष्ट धन्याने आपल्या सेवकाला जसे नित्यत्रस्त करावे आणि त्यामुळे त्या सेवकाला जसे दुःख भोगावे लागावे तशी अवस्था राजा आपले वचनपाल करण्यास सर्वथैव असमर्थ झाला त्याचवेळी वेदविद्या संपन्न असा एक ब्राह्मण आपल्या समवेत अनेक ब्राह्मणांना घेऊन घरातून बाहेर पडला आणि राजा ज्या ठिकाणी दुःख व्याप्त झाला होता त्याच मार्गाने तो ब्राह्मण जाऊ लागला समोरून येत असलेल्या त्या तपस्वी ब्राह्मणास अवलोकन करून राणीने राजाशी धर्म आणि अर्थ यांची उचित असे भाषण केले राणी म्हणाली महाराज ब्राह्मण वर्ण हा तिन्ही वर्णांचा पिता आहे असे शास्त्र सांगते तसेच धर्मशास्त्राप्रमाणे पुत्रास पित्याकडून द्रव्य मागून घेता येते यात संशय नाही म्हणून आपण या पितृतुल्य ब्राह्मणाजवळ मी क्षत्रिय यास्तव मी याचना करणे उचित नव्हे याचना करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे ब्राह्मण हे सर्वात श्रेष्ठ असून गुरुतुल्य असतात तेव्हा कोणत्याही परिस्थितीत क्षत्रियाने कोणाकडेही आणि त्यातून गुरुजवळ तर कधीही याचना करू नये ते क्षत्रिय धर्माला शोभणारे कृत्य नव्हे करून घेणे आणि शरणागताला अभय देऊन त्याचे योग्यते प्रमाणे रक्षण करणे प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करणे हेच क्षत्रिय धर्मास योग्य आहे क्षत्रियाची हीच विहित कर्मे होत क्षत्रियाने द्या असे दिनपणे म्हणणे हे पाप आहे हे देवते खरोखरच माझ्या हृदयात मी देतो हे शब्द सदैव वास्तव्य करून असतात तेव्हा ब्राह्मणाला देण्यासाठी मी इतर कुठल्याही मार्गाने द्रव्य संपादन करून त्याचे दान पूर्ण राणी राजाला म्हणाली हे महाराज काळाची गती अगम्य आहे काळच सर्वांचे शुभ अथवा अशुभ करीत असतो जिताला जेता बनवण्याचे सामर्थ्य फक्त कालातच आहे मान सन्मान आणि अपमान हे घडवण्यास कालच एकमेव समर्थ आहे तसेच पराक्रमी पुरुषाला दाता आणि याचक बनवणे हे कालाचेच कर्म आहे खरोखरच फार विद्वत्ता असूनही हा धर्म जाणण्यास समर्थ असूनही त्या ब्राह्मणाने अत्यंत बलाढ्य होऊन राजाला राजेश्वर्यापासून आणि सुखापासून भ्रष्ट केले आणि संसारातून उठवले ही कालाची भयंकर कृती पहा म्हणून कालाची गति समजत नाही राजा निश प्रिय एखाद पण सर्व लजा सोडून कोणाजवळही द्या, द्या द्या असे शब्द उच्चारणे मला इष्ट वाटणार नाही हे महाभाग्यवती स्त्रीय मी तुला वारंवार हेच सांगतो आहे मी क्षत्रिय असून कोणाजवळही दीन होऊन याचना करणार नाही पण माझ्या बाहूंच्या सामर्थ्यावर मी द्रव्य मिळवीन आणि ब्राह्मणाला अर्पण करीन राजाच्या भाषणाने प्रसन्न होऊन राणी म्हणाली तर मग महाराज आपण याचना करण्यास तयार नसाल तर मी आपणास धर्म सांगते तो आपण अनुसरावा हे नाथ इंद्रादि देवांना साक्ष ठेवून ब्राह्मणासमोर माझ्या पित्याने न्यायपूर्वक मला आपणास दान दिलेले आहे तेव्हा पती या नात्याने माझे संरक्षण करणे अथवा परिस्थिती व माझी व्यवस्था करणे हे आपल्याला योग्य असेच आहे म्हणून हे महा तेजस्वी राजेश्वराप्रमाणे गुरुला यथेष्ट दक्षिणा द्यावी प्रियेचे हे वाक्य पुन्हा कानी पडताच राजा दुःख व्याप्त होऊन विलाप करू लागला त्याचे दुःख अनावर अवलोकन करून राणी आपल्या प्रियपतीला उद्देशून म्हणाली महाराज ब्राह्मणाच्या शापामुळे आपण भ्रष्ट व्हाल आणि आपणाला निचत्व प्राप्त होईल म्हणून तसे न व्हावे यासाठीच आपण मी सांगितलेले विहित कर्म करून माझे म्हणणे मान्य करावे हे राजेश्वरा आपण हे कृत्य जुगार खेळण्यासाठी मध्यप्राशनाच्या लालसेने किंवा सुखोपभोग भोगण्यासाठी करीत नसून केवळ कर्तव्य म्हणून करणार आहात आपल्या सत्वाचे संरक्षण करणे हे श्रेष्ठ पुरुषाचे परम कर्तव्य आहे म्हणून त्या कर्तव्य तत्परतेसाठी आपण सिद्ध होऊन माझी विक्री करावी आणि गुरुची दक्षिणा देऊन ऋणातून मुक्त व्हावे आपले सत्यवचन निश्चयाने पाळावे यातच धर्म आहे अशा प्रकारे राणी राजाला विधी धर्माचे पुन्हा पुन्हा स्मरण करून देत होती अध्याय एकविसावा समाप्त